पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रास्ताविक आरोग्यविषयी सामान्य ज्ञान या नावाने इंडियन ओपिनियनच्या वाचकांसाठी दक्षिण आफ्रिकेत असताना एकोणीसशे सहा सालच्या सुमारास मी काही प्रकरणे लिहिली होती ती शेवटी पुस्तक रुपाने प्रकाशित झाली ते पुस्तक हिंदुस्थानात माहीत झाले होते पण मिळत नव्हते मी हिंदुस्थानात परत आलो तेव्हा या पुस्तकाची फार मागणी झाली कैलासवासी स्वामी अखंडनंदजींनी ते छापण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यांची भाषांतरे हिंदुस्थानातील पुष्कळ भाषेत झाली इंग्रजी एका एकाग्रस्तांनी प्रसिद्ध केले ते पश्चिमेकडे जाऊन पोचले त्याची युरोपातील भाषातूनही भाषांतरे झाली परिणामी असे दिसून आले की माझ्या इतर कोणत्याही पुस्तकांपेक्षा हे पुस्तक सगळीकडे अत्यंत लोकप्रिय झाले आहे त्याचे कारण मात्र मला आस्ताव्यात समजलेले नाही मी ही प्रकरणे सहज म्हणून लिहिली माझ्या दृष्टीने त्यांना काही खास महत्व नव्हते परंतु या लोकप्रियेचे कारण असे असावे की मी आरोग्याच्या प्रश्नाकडे अगदी नवीन अशा दृष्टिकोनातून पाहिले आहे डॉक्टर आणि वैद्य यांनी मान्य केलेल्या रूढ पद्धतीहून अगदी वेगळा असा दृष्टिकोन आहे माझेही अनुमान बरोबर असो नसो अनेक मित्रांकडून या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीकरिता आग्रहाची मागणी झाली आहे आणि त्यात माझे आरोग्यासंबंधीचे आस तगाईतचे विचार त्यांना हवे आहेत ही इच्छा तृप्त करण्याला मला आजपर्यंत वेळच मिळाला नव्हता ती संधी आता मिळाली आहे तिचा लाभ घेऊन हे पुस्तक अगदी नव्यानेच मी लिहित आहे मूळ पुस्तक माझ्या पाशी नाही इतक्या सगळ्या वर्षाच्या अनुभवांची छाप माझ्या विचारांवर पडलेली असणे अपरिहार्य आहे पण ज्यांनी मूळ पुस्तक वाचले असेल त्यांना दिसून येईल की माझ्या आजच्या विचारात आणि एकोणीसशे सहा विचारात मौलिक फरक झालेला नाही